वाल्मिकी रामायण लालकांड सर्ग अर्धी ही मधुर शब्दांची कथा कौशिक विश्वामित्राने रामाला सांगितली आणि मग ते पुन्हा रामाला म्हणाले हे वीरा पूर्वी सगर नावाचा अयोध्येचा राजा होऊन गेला तो धर्मात्मा निरपत्य होता त्याला आपल्या आपल्याला संतती व्हावी अशी इच्छा झाली वैदर्भाची मुलगी केशीनी नावाची ती सगराची सर्वात वडील भाऱ्या होती ती धर्मिष्ठ व सत्यवादिनी होती सगराची दुसरी पत्नी अरिष्ट नेहमीची मुलगी आणि सुपर्णाची बहीण सुमती नावाची होती त्या आपल्या दोन्ही पत्न्यांसह राजा हिमालयाचा आश्रय करून डोंगरावर भृगूचा झरा वाहत होता तेथे जाऊन तप करू लागला शंभर वर्षे पूर्ण झाले तेव्हा त्याच्या तपाने अर्धा आराधिलेले भृगुमुनी जे श्रेष्ठ सत्यप्रायण होते, सत्य होते। त्याने राजाला वर दिला की हे निष्पाप पुरुष श्रेष्ठा तुला आपत लाभ होईल आणि जगात तुझी अप्रतिम कीर्ती होईल बाबा रे तुझ्या एकापतीला वंश वाढवणारा एक पुत्र होईल आणि दुसरीला साठ हजार पुत्र होते तो नरव्याघ्र असे बोला तेव्हा त्या राजकुमारीने त्याला प्रसन्न करून अत्यंत आनंदित मनाने आपले हात जोडून विचारले हे ब्रह्मन कोणाला एक पुत्र होईल आणि कोणाला अनेक पुत्र होतील बरे ते ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे आपले वचन सत्य हो त्यांचेही विचारणे ऐकून परमधार्मिक भृगूने श्रेष्ठवाणी उच्चारली याबाबतीत तुमची स्वतःची जशी इच्छा असेल तसे होईल एक वंश वाढवणारा पुत्र असावा की महापराक्रमी कीर्तिमान अत्यंत कर्तृत्ववान असे अनेक जी जी पुत्र असावेत यापैकी जी जिची इच्छा असेल तसे होईल मुनीचं हे बोलणे ऐकून रामा केशिनीने राजा देखत एक वंशवृद्धी करणारा पुत्रबोध केला सुब सुपर्णाभिनी सुमतीने कर्तृत्वान कीर्तिमान असे साठ हजार ऋषीना प्रदक्षिणा करून आणि मस्तक लावून राजा आपल्या पत्न्यांसह आपल्या नगरीला निघून गेला दिवस गेले आणि थोरल्या पत्नीला केशिनीला पुत्र झाला तो असमंजस म्हणून प्रसिद्ध झाला असमंज सुमतीला पात्र एक गर्भाचा गोळा झाला तो गोळा फोडून साठ पुत्र बाहेर निघाले तुपाने भरलेल्या कुंभात दायाने त्यांना वाढवले कालांतराने ते सगळे तरुण वायात आले दीर्घकालानंतर ते सगराचे साठ हजार पुत्र रूप आणि यवन यांनी संपन्न झाले रामा तो जो सगराचा ज्येष्ठ पुत्र होता तो लहान लहान मुलांना घेऊन जाऊन शरीर नदीच्या पाण्यात बुडवीत असे त्यांना तो नेहमी पाण्यात फेकायचा आणि ती बुडताना पाहून मोठमोठ्याने हसायचा असा तो सज्जनांना त्रास देणारा आणि पापी आचरणाचा होता नागरिक जनांचे आहित करणारा असल्यामुळे पित्याने त्याला नगरातून बाहेर हाकू लावले त्या असं असमंज असमंजाचा आसम्जा, मुलगा पराक्रमी अंशमान म्हणून होता तो मात्र सर्व लोकांचा आवडता सर्वांशी गोड बोलणारा असा होता पुष्कळ काळ केल्यानंतर सगराला आपण यज्ञ करावा अशी इच्छा झाली तसा निश्चय करून आपल्या उपाध्याय मंडळींसह तो वेदज्ञ राजा यज्ञाला रा प्रवृत्त झाला बालकांडाचा अडतीसावा सर्ग समाप्त